पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढंभेरे वाचक मिलिंद लव्हाणकर तंत्र तिसरे कथा बारावी एका गावी वीरधर नावाचा एक कोष्टी राहत होता त्याची बायको फार होती तो बाहेर आहे असे लोक बोलत कोष्ट्याने एकदा विचार केला बायकोची एकदा नीट परीक्षा घ्यावी कारण एक वेळ थंड होईल चंद्राच्या प्रकाशाने उन्हा सारखा होईल किंवा दुष्ट मनुष्य कुणाचा तरी फायदा करील पण स्त्री काही लोकांमध्ये आपल्या बायकोबद्दल असलेला बभरा खरा कि खोटाम हे तरी आपल्याला समजेल जे वेदांत शास्त्रांत कोणाच्या ऐकण्यात किंवा पाहण्यात नाही ते सर्व लोकांच्या बोलण्यात येत असते याप्रमाणे विचार करून तो आपल्या बायकोस म्हणाला प्रिये उद्या सकाळी मी गावाला जाणार आहे मला परत यायला कमी जास्त दिवस लागतील म्हणून माझ्या बरोबर चांगली शिजोरी दे त्याचे बोलणे ऐकून तिने अत्यंत आनंदाने हातातील सर्व काम बाजूश ठेवून तूप साखरेचे चांगले पदार्थ तयार करून दिले कारण विलास स्त्रियांना पती दूर गेला असताना वाईट हवा पडली असताना खूप अंधार पडला असताना किंवा महाअरण्यात प्रवास करीत असताना फार आनंद होतो दुसरे दिवशी पहाटे तो कोष्टी घरा घराबाहेर पडला त्याची बायको देखील तो गेला असे पाहून हसत मुखाने अंगाला तेल उठणे लावून आणि न्हावून माखून दिवस कसा संपतो याची वाट पाहत बसली संध्याकाळ ओळख झालेल्या एका प्रिय पात्राच्या घरी जाऊन त्याला ती म्हणाली माझा दुष्टपती पडगावी गेला आहे तर तो आज रात्री आमच्याच घरी निघायला असल तो कोष्टीही सर्व दिवसभर राहणार राहिला व संध्याकाळच्या वेळी मागील दाराने घरात शिरून झोपण्याच्या पलंगा खाली लपून बसला जरा वेळाने देवदत्त नावाचा प्रियकर तेथे येऊन पलंगावर बसला त्याला पाहतात कोष्ट्याचा राग अनावर झाला व तो विचार करू लागला आत्ताच बाहेर पडून याला मारू का ते दोघेही मौजेने झोपण्यास येतील त्यावेळी दोघांनाही मारून टाकू दरावेळ वाट पाहून त्यांच्या पाहूया ती काय बुले गोष्टी बोलतात ते तर ऐकू एवढ्या बसता तिचा पाय कोस्ट्याला लागला त्याबरोबर तिला कळून चुकले की आपली परीक्षा पाहण्यासाठी हा डाव रतला असावा स्त्री चरित्र हा काय प्रकार आहे हे त्याला कळेल असेच करावे असा तिने मनात विचार केला तिचा हा विचार चालला असताना देवदत्त तिला आलिंगन देण्याची घाई करीत होता त्याला दोन्ही हात जोडून ती स्त्री म्हणाली अहो महाभाग माझ्या शरीराला स्पर्श करू नका मी पतिव्रता स्त्री आहे बाजू व्हा नाहीतर रागाने देवदत्त म्हणाला एवढे जर होते तर मग मला बोलावले तरी कशाला ती म्हणाली महाराज एकाग्र चित्ताने ऐका आज पहाटे मी चंडिकेच्या देवळात गेले होते अकस्मात आकाशवाणी झाली की मुली मी तुझ्याकरिता काय करू तू माझी भक्त आहेस परंतु सहा महिन्याच्या आतच तू विधवा होणार आहेस मी देवीला विचारले देवी, देवी। तुला माझ्यावर कोसळणाऱ्या संकटाची कल्पना आहे तसेच त्या संकटाचे निवारण करण्याचे मार्गही माहीत असतील तिला असा काही उपाय सांग की त्यामुळे माझा पती शंभर वर्षे जगेत त्यावर देवी म्हणाली उपाय असूनही तो नाही म्हणण्यासारखा कठीण आहे तो तुझ्या आटोक्याबाहेर आहे ते ऐकल्यावर मी म्हणाले देवी माझ्या प्राण्यावर बेकले तरी चालेल पण तू जे सांगशील ते सर्व निकल त्यावर देवी म्हणाली आजच्या जर तू परपुरुषाबरोबर पलंगावर चढवून त्याला आलिंगण देशील तर तुझा तुझ्या पतीचा अपमृत्यू टळून त्या पुरुषाकडे तो जाईल आणि तुझा पती मात्र शतायुषी होईल म्हणून मी तुझी प्रार्थना करून तुला बोलाविले आहे आता तुला काय हवे ते कर देवीचे भाषण असत्य होणार नाही ही माझी खात्री आहे नंतर तिने खुणाविल्यावरून त्यानेही तिने सांगितल्याप्रमाणे केले तो मूर्ख गोष्टी मात्र आपल्या बायकोचे बोलणे ऐकून सर्वांग कुलकर्न पलंगा खालून बाहेर आला व तिला म्हणाला शाब्बा पतिव्रते दुर्जनांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तुझी पारख करण्याच्या बुद्धीने मी परगावी जाण्याचे सुले होते व पलंगाखाली येऊन लपून बसलो होतो ये मला एक आलिंगन दे पतिपरायण स्त्रियांमध्ये तू मुख्य आहेस कारण देवीचे व्रत दोषास्पद असूनही ते तू बरोबर पाळलेस केवळ माझे आयुष्य वाढावे म्हणून तो अशी वागलीस तिला पुन्हा प्रेमाने आलिंगण देऊन त्याने तिला आपल्या खांद्यावर बसवले आणि तो देवदत्तास म्हणाला पुण्य म्हणून तुम्ही येथे आलात तुमच्या कृपा माझे आयुष्य वाढले आहे तरी तुम्हीही मला एकदा प्रेमाने आलिंगन देऊन माझ्या खांद्यावर बसाम असे बडबडून घरी जावयास निघालेल्या देवदत्ताला बळेबळे त्याने आपल्या खांद्यावर बसविले आणि तो आनंदाने नाचू लागला नंतर त्या दोघांना खांद्यावरून उतरवून आपल्या रिष्ट मित्रांकडे व नाटलग मंडळीकडे जाऊन त्या दोघांचे खांद्यावर घेऊन नाचला असे व्हायचे यापुढे आपण आता मुळापासून उखडले जाणार याबद्दल मला शंका नाही मित्राचे रूप घेऊन येणाऱ्या शत्रूंना विचारवंत थारा देत नाहीत कारण असले वरपांगी मित्र काहीतरी प्रतिकूलच सल्ला देतात रक्ताक्षाचे बोलणे झिडकारून ती सर्व घुगडे स्थिरजीवीस निघाली स्थिरजीवी उचलून नेले जात असताना तो म्हणाला महाराज माझी अवस्था इतकी बिकट झाली आहे की मी जगून आपली काही सेवा करू शकेन असे मला वाटत नाही तेव्हा मला अग्निप्रवेश करण्याची अनुमती द्या अग्निप्रवेशाला परवानगी देण्याने माझा तुम्हाला उद्धार करता येईल रक्ताक्षर स्थिरजीवीचा कावा पूर्ण ओळखून होता त्याने विचारले तुला अग्निप्रवेश करावा असा का वाटतो स्थिरजीवी म्हणाला तुम्हाला चांगले म्हटल्यामुळे लागत आहेत तेव्हा पुढील जन्मी घुबड होऊन कावड्यांचा नाश करावा अशी माझी इच्छा आहे तसे बोलण्याऐकून रक्ताक्ष म्हणाला बाबा रे तू बराच धूर्त आणि घुडबोल्या दिसतोस तू घुबडाच्या योनीत जन्माला आलास तरी कावड्यांबद्दल तुला प्रेम वाटेल मी आता सांगतो ती गोष्ट आई आपली जातच प्रत्येकाला चांगली वाटते सूर्य मेघ वायू आणि पर्वत यांना डावलून एका उंदरीने स्वतःच्या जातीचा उंदीरच नवरा म्हणून पसंत केला मंत्र्यांनी विचारले हे कसे तर साक्ष सांगू लागला